वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्गसातवा कैकेबरोबर जन्माला आलेली आणि तिच्याबरोबर राहणारी तिची ज्ञातीदा चंद्राप्रमाणे धवल असणाऱ्या प्रसादाच्या पायऱ्या चढून सहज वर गेली त्या प्रासादावरून मंथरेला राजमार्गावर पाणी मारले आहे जिकडे तिकडे कमळे आणि उत्पले फुल आहेत अशी अयोध्या दिसले सुंदर सुंदर पताका आणि ध्वज याने चंदन जल शिंपले आहे लोकांनी अभ्यंग स्नान केली मोठमोठे द्विज हातात फुले आणि मोदक घेऊन मंत्र म्हणून चालले देवालयांची दारे शुभ्र रंगवली आहेत सर्व प्रकारच्या <coughs> वाद्यांचा घोष चालला आहे हर्षोत्फुल्ल झालेल्या लोकांची गर्दी झाली आहे वेदांचा घोष झुमझुमवत आहेत उत्तमोत्तम हत्ती आणि घोडे आनंदित झाले आहेत भ्रष्टपुष्ट दर, बैल फोडत आहेत आनंद ओसंडत असलेल्या नागरिकांनी उंच ध्वज उभारलेत माळा टांगल्यात अशी नगरी बघून मंथरीला अतिशय आश्चर्य वाटले तिच्या जवळच फिकट शुभ्र रंगाचे रेशमी वस्त्र नेसलेली हसऱ्या डोळ्यांची दाई उभी होती तिला मंथरने विचारले पराकाष्टाच्या हर्षाने भरून जाऊन ही स्वार्थी सती रामाच्याही लोकांना द्रव्य का वाटच हो या रोगांना इतका हर्षवायू कशाचा झालाय मला सांग की आनंद होऊन राजा काही उत्सव करायला लावणार आहे हर्षजण अंगातून ओसंडून बाहेर पडत आहे अशी ती दाई अत्यंत आनंदाने कुबजेला रामावर श्री अधिक प्रसन्न झाल्याचे सांगू लागले ती म्हणाली उद्या पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर राजा दशरथ पुण्यशील रामाला यवराजाचा अभिषेक करणार आहे दाईचे ते वचन ऐकून कुबजा संतापून उठले आणि कैलास शिखरासारख्या त्या उत्तुंग प्रासादावरून खाली उतरली ती सर्वत्र पाप पाहणारी मंथरा संतापाने जळ जळ झोपलेल्या कैकीला म्हणाली बावळ स्त्रीय उठ झोपलीस काय भय तुझ्यावर झडप घालित भयानक अरिष्टांचा धोका उत्पन्न झालाय स्वतः जागी कशी होत नाही संकट भाग्याचे रूप घेऊन आले असताना आपल्या सौभाग्याची बडबड करतेस उन्हाळ्यात नदीचे पाणी आटावे तसे तुझे सौभाग्य चालले पापस पाहणाऱ्या रुष्ट कुबजेचे हे कठोर बोलणे ऐकून कैकेला फार वाईट वाटले ती तिला म्हणाली मंथरे काही अकुशल तर नाही ना तुझे ले ले तो ढिरमूसले दिसते आणि तू फार दुखी झालेले दिसतेस पण कैके हे मधुर बोल ऐकून बोलण्यात पटायत मंथरा रागाने भरून जाऊन बोलू लागली कैकेईच्या हितात लक्ष घालणारी ती कुबजा अधिकच विषण झाली कैकेच्या मनात विषाद उत्पन्न करून रामापासून तिला वेगळे पडण्याकरता ती म्हणाली देवी तुझा नाश येऊन ठेपलाय तो दूर करना करता ना सरखा नाही दशरथ राजा रामाची युवराज पदावर स्थापना करणार आहे म्हणून मी दुःख शोकाने खोल संकटात बुडाले माझे अंग जणू आगीने होरपुळत आहे तुझ्या हिताकरता मी इथे आले आहे कैकेही तुझ्या दुःखाने माझे दुःख मोठे होणार तुझ्या भरभराटेने माझी भरभराट होणार हे निसंशय तू राजकुलात जन्मलेली राजाची राणी झालीस देवी राजकारणाचा भयंकरपणा तुला कसा समजत नाही तुझा नवरा तोंडाने धर्म उच्चारणारा पण लबाड गोड गोड बोलणारा पण भयंकर आहे तू त्याला शुद्ध भावाचा समजतेस पण त्याने तुला असे फसवले येथे आला म्हणजे तुझ्याशी समजुतीच्या गोष्टी करतो पण त्यांना काही अर्थ नसतो अर्थाच्या गोष्टी तुझा भरता आता कौशल्याच्या बाबतीत उपयोगात आणणार आहे त्या दुष्टात्म्याने भरताला तुझ्या नातलगांकडे दूर पाठवून राज्य निष्कंठ केले आणि उद्या सकाळी राज्यावर तो रामाची स्थापना करणार आहे पत म्हणत हा तुझा शत्रू आहे बाळे आईसारखी हितेच्छा बाळगून तू ज्याला आपल्या अंकाचा आसरा दिलास तो साप निघाला शत्रू किंवा साप यांच्याकडे दुर्लक्ष केले तो जसे करेल तसेच त्या दशरथाने आज तुझ्या पुत्रा शकट केले बाळे खोटेपणाने गोड गोड बोलून या पाप्याने तुला नित्य सुखात ठेवले आता राज्यावर रामाचे स्थापना करणारे तुझ्या पुत्र पौत्रांचे वाटोळ झाले आता अजून वेळ आहे कैकई -कै तुझ्या हिताचे आहे ते तू सत्वर कर आपल्या पुत्राला तुझ्या स्वतःला आणि मलाही वाचव असे आश्चर्य करून पाहू नकोस मंथर्याचे शब्द ऐकून ती शुभोदना कैकही -कै झोपलेली होती ती उठली शरद ऋतूतील चंद्ररेखेप्रमाणे ती हर्षोत्फुल्ल दिसत होती एकाएकी सुवार्ता कानी पडल्यामुळे विस्मित झालेल्या कैकेला फारच आनंद झाला आणि तिने कुबजेला उत्कृष्ट दागिना भेट दिला दागिना घेऊन ती रमणी श्रेष्ठ कैकेई हर्षभराने मंथरेला म्हणाली मंथरे ही तर तू मला अत्यंत प्रिय वार्ता सांगितलीस हे जे तुम्हाला प्रिय सांगितलेस त्याकरिता मी तुला रामाला राजाभिषेक करना याचा मला संतोषच होतो सखे याहून अधिक उत्तम आणि प्रियतर तर अमृतासारखे वचन काहीच नाही तू असेच बोललीस की जे बोलल्याबद्दल अधिक उत्तम वर मी तुला देऊ इच्छिते तो कोणता देव बोल अयोध्या खंडाचा सातवा सर्ग समाप्त